कदाचित एका जन्मात होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे बहुनाम जन्मनाम अंते जनवांना प्रे त्यामध्ये आम्ही होण्याची शक्यता आहे शॉर्टेस्ट रूट जो आहे तो शॉर्टेस्ट रूट हाय आता ही विचारसरणी मांडण्याचं एक कारण आहे की हे महान आहेत हे जे लो, लोक आहेत हे सुद्धा फार मोठे लोक आहेत ज्यांची आम्ही नावे घेतली रामानुजाचार्य वल्लभाचार्य मधुराचार्य निंदारकाचार्य ही सुद्धा मंडळी त्याबद्दल वादच नाही फार मोठ त्याग आहे फार मोठ वैराग्य तिथे आहे सगळ्याच्या सगळ्या जे पाहिजे ते आदर्श तिथे आहे फक्त एक शेवटचं जी गोष्ट आहे त्या शेवटच्या ठिकाणी कुठं तरी जरा अशी गफलत झालेली आहे तेवढी गफलत सुधारून घेतली की त्यांच्यासारखे मान आहे त्यात वादच नाही म्हणून त्याची तिंगलटवारी करायची नाही त्यांना कमी लेखायचं नाही फक्त एक शेवटची जागा त्या शेवटच्या जागेमध्ये जसा विचार करायला पाहिजे तसा विचार त्यांनी केला नाही एवढंच आम्ही ठरवायचं कारण तेही तसंच म्हणतात ना तेही असंच म्हणतात की वेदांताने बरोबर विचार केलेला आत नाही आता मग कोणाचं खरं करायचं कोणाच खरं करायचं आमच्या योगायोगाने आम्ही ह्या चॅनलमध्ये आहोत आणि ज्या चॅनलमध्ये आम्ही आहोत तोच चॅनल तो चांगला आहे असं ठरवलं तर त्या ता ता चॅनलमध्ये सुखांनी राहता येते आणि बरोबर प्रगती करता येते आता हेही बरोबर असेल तेही बरोबर असेल हेही खरं असेल तेही खरं असेल मग जशी आहे तशी महे भारताची वैरी महे महाराष्ट्राचे एक नंबरचे शत्रू कागदी वाघ अशा पद्धतीने त्याला काय दिशा मिळवून जाईल सांगता येणार सृष्टीची उत्पत्ती सांगणारी सर्व वेदांत कार्या वाक्य कार्यावरून कारणाविषयी तर्क करावा असे सांगतात असे त्यांचं म्हणणं आहे सृष्टीची उत्पत्ती सांगणारी सर्व वाक्य कार्या कार्यावरून कारणाविषयी तर्क करावा असं सांगतात असं त्यांचं म्हणणं आहे आता उदाहरणार्थ कार्य जर अचेतन असेल तर कारण कसं असलं पाहिजे कार्य जर अचेतन असेल तर त्याचं उपादान कारण कसं असलं पाहिजे अचेतनच असलं पाहिजे अर्थात कारणाचे सर्व गुण कार्यामध्ये उतरतात हा सिद्धांत मग कारणाचे सर्व गुण कार्यात कार्याचे सर्व गुण कारणात असलेच पाहिजे मग दृष्टी जर अचेतन असेल तर दृष्टसृष्टीचा जो कारक आहे तो कसा असला पाहिजे आता एकच अडचण आहे या ठिकाणी एकच अडचण आहे फार मोठी अडचण धरण आहे एखाद धरण जेव्हा बांधलं जाते धरण विटावर दगडावर दगड रचून म्हणा असेल ते आपोआप दगडावर दगड रचले जातात का आपोआप तगडावर दगड गेले कुणीही करता नसताना आणि धरणाची भिंत झाली असं कधी सुद्धा होत त्या धरणाची कल्पना करणारा कोणीतरी चेतन लागतो ते दगड उचलणारा कोणीतरी चेतन लागतो आणि असं चेतन असलं तर दगडावर दगड रचून गुंत तयार होऊ शकतं ता धरणाची नुसते दगड आपण होऊन अत्यंत नियोजन पद्धत पद्धतीने एकमाव का आणि धरण तयार होतं असं कधीही घडत नाही याचा अर्थ असा की जगताच उपादान कारण जरी जड असलं जयघाताचं निमित्त कारण मात्र चेतन असलंच पाहिजे आता हे झालं की चेतन कारण वाद झाला त्याचं नाव काय चेतन कारण वाद आणि ह्याचं नाव काय प्रधान कारण वाद दोन शब्द आपल्यासमोर वाटत प्रधान कारण वाद चेतन कारण वाद आणि या दोन शब्दांचा आता ह्या दोन वादांचा आता ह्याच्या पुढे जो संघर्ष आहे तो ह्या दोन वादांचा संघर्ष आपल्या समोर आहे आणि सर्व वेदांत शास्त्रातले ते छंद आहेत फॉलो करण्यात आला कारण सगळ्यांनी चेतन कारण म्हण हे जग कुणी निर्माण केलं ईश्वराने निर्माण केलं सर्व ईश्वराचं जग आहे त्यामुळं ईशावास मेदम चालवा व्यक्तींचे जगात त्या जगत असं आपल्या लोक त्याचं सांगतं म्हणून ईश्वराने जगत मी निर्माण केलेलं आहे ते ईश्वराने आच्छादित केलेलं आहे असं पाहावं ईशावासचे सर्व व्यक्त किंच दोन अर्थ होतात एक ईश्वर नियामक आहे आणि नियम घ्याव हे लक्षात येतं आणि एकदा नियम या निया, नियामक असं नातं निर्माण झालं की त्याच्यामध्ये दोन व्यवस्था होता एक आमच्या उपासनेची व्यवस्था होती आणि दोन आमच्या सदाचाराची त्याच्यात व्यवस्था दोन व्यवस्था आहे एक सदाचाराची व्यवस्था आणि एक उपासनेची व्यवस्था जो नियामक आहे त्याची उपासना करावी आणि जो नियामक आहे त्याचं ऐकावं तो जो सांगतो ऐकावं आणि अशा पद्धतीने कर्म उपासना या दोन जो बरोबर लागल्या तर त्या ईश्वराची आमच्यावर कृपा होते आणि ईश्वराची कृपा झाली की ईश्वर कृपेमध्ये पुढच्या सगळ्या कृपा समावलेल्या आहेत गुरुकृपा आहे शास्त्रकृपा आहे आणि शेवटी आत्मकृपा आहे अशा कृपा त्या ईश्वर कृपेमध्ये समाविष्ट आहे ही कृपा झाल्याशिवाय पुढच्या कृपा मिळत नाहीत डायरेक्ट अप्रोच नाही दोघे ओलांडन पलीकडे आम्ही सरळ सरळ त्यांच्याकडे जाऊ असं जमणार नाही ते ह्याच थ्रू प्रॉपर चॅनल असं त्याला म्हणतात असं थ्रू प्रॉपर चॅनलच चालला आणि असं थ्रू प्रॉपर चॅनल गेलो नाही तर ते पुन्हा मागे परत पाठवतात काही कागदपत्र असतात ना ते काय करतात ना तर पुन्हा मुळशी ऑफिसमध्ये पाठवलं त्याच्यावर प्रॉपरिमार्क्स असं म्हणायचं मागे पाठवत नाही तर तसा प्रकार होऊन विचार असायचा चेतन कारणवाद आहे आणि जड कारणवाद तर चेतन कारणवाद हाच अत्यंत तर्कसंगत आहे पहिली गोष्ट आणि उपनिषदा मान्य असलेला दुसरी गोष्ट संतांनी पाठपुरावा केला आहे तिसरी गोष्ट म्हणून तिन्ही बळ त्याच्या मागे उभा आहे चेतन कारणाच्या मागे मागे तिन्ही प्रकारचं बळ उभा आहे सामान्य तर्क असा सांगतो कि भिंत जे तयार होते ती विट विटा एकत्र विटा आधी बांधणारा कोणीतरी चेतन बाहेर विटा मांडणारा कोणीतरी गवंडी चेतन बाहेर हे सगळं चेतन असल्याशिवाय त्या व्यवस्थित मांडणारा कुणीतरी चेतन पाहिजे तर चेतन असल्याची उत्पत्ती होत नाही चेतन असल्याची निर्मिती होत नाही हे तर्काला अत्यंत पटणारी गोष्ट आहे उपनिषद वाक्य त्या तरीचे आहेत आणि संतांचं सुद्धा त्याच पद्धतीचं म्हणणं आहे तेव्हा तिने मिळून आमच्या विचाराची बळकटी येते आणि अशी बळकटी येण्याची आवश्यकता असते अशी बळकटी आली की त्यानुसार साधना पद्धती आपली ठरवून जाईल असे वेगांत वाक्याने ईश्वर जगाचे निमित्त कारण असून परमाणू उपादान कारण आहे असे कणादान आता कणाद वाद आला कणाद वाद कोणाचा एक वैशेषिका वैशेषिका ते म्हणतात ईश्वर उपादान निमित्त कारण आहे आणि कण व्युक त्रणूक अशा पद्धतीने आपोआप ते जग निर्माण होतं एक अणु एक अणु असतो त्याचे दोन होता दोनाचे तीन होतात दोन चार होतात चाराचे अशा पद्धतीने त्याचा विकास होत जातो अशा पद्धतीचा मग कणाचा आहे ह्याच पद्धतीने काही तार्किक सुद्धा गौण श्रुतींच्या व तर्काच्या आधाराने पूर्वपक्षी म्हणून टाकलेले आहेत पण आता जो विचार करायचा तो कोणाचा आहे मुख्य सांख्यांचा विचार तेव्हा अशा तर्क व गौण श्रुतींचा आधार घेऊन ज्यांचे निनाळी मते मांडले त्यांना पूर्वपक्ष असं सांग तो दा पूर्व पक्षाचं खंडन करणारा जायला म्हणतात सिद्धांत पक्ष पूर्वपक्ष आणि सिद्धांत पक्ष असं दोन एकदा हे शब्द तोंडात बसले की पूर्वपक्षाचं म्हणणं आहे आणि हे सिद्धांत मांडण मांडणी असते ती पूर्वपक्षाची आणि त्या मांडणीचं खंडन असतं ते सिद्धांत पक्षाचं आणि ह्या दोन्ही म्हणूनही काय निघतं तात्पर्य जे तात्पर्य निघतं ते तात्पर्य संपलं की ते तात्पर्य तुमच्या आमच्यासाठी असतं ते तात्पर्य घ्यायचं आणि सुखाने पुढे जायचं असं करावं कारण नाही तात्पर्य घ्यायचं आणि सुखाने बुडवायचं या भानगिडीमध्ये एकदाच पडायचं केव्हा पुन्हा पुन्हा पडायचं नाही एकदा का पडायचं होत असं सांगायला वाव असावा यासाठी एकदा ते करून टाकायचं तेव्हा वेदांत वाक्याचा ब्रम्हज्ञान सांगणे हाच हेतू आहे असं सिद्ध करण्यासाठी त्यांचे खंडन करण्याचा आरंभ केला आहे पूर्व पक्षांपैकी सांग त्रिगुणात्मत्व अचेतन असे प्रधान नावाचं तत्व जगाचं कारण आहे असं म्हणतात त्यांची मांडणी अशी ही मांडणी कोणाची चालली पूर्व पक्षाची हे लक्षात ठेवायचं ही सिद्धांत पक्षाची मांडणी नाही त्यांचं म्हणणं असं आहे प्रधान नावाचं तत्व ज्या वेदांत वाक्याचा सर्वज्ञ सर्व शिक्षमान जगाचे कारण आहे असा तुम्ही अर्थ करता त्याच वाक्याचा प्रधान जगताचं आहे असा अर्थ लावता येतो आता पुन्हा मुले कुठ ज्या वाक्यावरून तुम्ही चेतन म्हणजे ब्रह्म जगा हे जगाचं कारण आहे म्हणता तीच वाक्य आम्हाला प्रधान हे जगाचं कारण आहे अशा पद्धतीने लावून घेता येतात जुळून घेता येतात त्यांचा अर्थ आम्ही म्हणतो तसा आम्हाला करता येतो तर आता दोन्ही अर्थ केलेलेच आहे तुमचाही अर्थ केलेलाच आहे आमचाही अर्थ केलेलाच आहे तर केलेला अर्थ आणि असलेला अर्थ ह्यात निवाळा करायचा आहे असलेला अर्थ आणि केलेला अर्थ यात निवाडा करायचा आहे वाद कोणामध्ये असतो दोन केलेल्या अर्थामध्ये वाद असतो असलेल्या अर्थात कधी सुद्धा वाद नसतो आता इथे काय केलंय की दोन्ही केलेल्या अर्थ आहेत असं समजायचं शंकराचार्याने सुद्धा केलेलं जात आहे आणि कपिलाने सुद्धा केलेलं जात आहे दोन केलेल्या अर्थामध्ये श्रेष्ठ अर्थ कोणता तर आता वाद सुरू झालाय आणि शेवटी असा निष्कर्ष निघेल की आचार्याने केलेला अर्थ बरोबर आहे तो असलेला अर्थ आहे आणि बाकीच्याने केलेला अर्थ हा केलेला अर्थ आहे असा एकदा दिवाळा करून घ्यायचा आणि आचार्याचा अर्थ स्वीकारायचा बाकीच्या अर्थ सोडून द्यायचा अशी या पद्धतीचा कायमचा विचार आहे कार्यावरून प्रधान सर्व शक्तिमान असे सिद्ध होते तसेच प्रधान सर्वज्ञ असेही ठरते कार्यावरून अनंत सृष्टी निर्माण केलेली आहे अनंत सृष्टी सर्व असल्याशिवाय जे तत्व ती सृष्टी निर्माण करतं ती ते तत्व सर्व शक्तिमान असल्याशिवाय एवढा प्रचंड सृष्टीची निर्मिती करणं शक्य नाही आमच्या मताने प्रधान हा सर्व शक्तिमान असल्यामुळे अनंत सृष्टीची निर्मिती करण्यात त्याला शक्य झालं पुढे म्हणतात तसंच प्रधान सर्वज्ञ असंही ठरते ते का तर ज्ञान म्हणून जो म्हणतात तो सत्वगुणाचा धर्म आहे पुढे त्याचं खंड नाही ज्ञान हा सत्वगुणाचा धर्म आहे आणि प्रधानाच्या ठिकाणी सत्व रजतम हे तिन्ही साम्यावस्थेमध्ये राहतात आणि ज्या प्रधान तत्वामध्ये सत्व रजतम हे तिन्ही साम्यावस्थेत राहतात त्या प्रधान तत्वाचा जो सत्वगुण आहे त्या सत्वगुणाचा ज्ञान हा धर्म आहे म्हणून ज्ञान हा धर्म असलेला सर्व शक्तीमान प्रधान या जगताचं कारण आहे म्हणून या जगताची उत्पत्ती करण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते सत्वगुणाच्या कारणाने त्याच्यापाशी असतं आणि सर्व शक्तिमानाचा तुम्हाला या जगावर दिसतेच आहे त्यामुळे त्या संबंधी स्वतंत्र अनुमान वाढण्याची ता गरज नाही आता अशा पद्धतीची त्यांच्या तर्कांची मागणी आहे तर त्याचं खंडन चांगलं खंडन केलेलं आहे की ज्ञान हा जर सत्वगुणाचा धर्म असेल आणि तिन्ही गुण तिथे साम्यावस्थेने असतील तर ज्या अर्थी सत्वगुण तिथे आहे त्याअर्थी रुजोगुण सुद्धा तिथे आहे आणि तमोगुण सुद्धा तिथे आहे त्यामुळे तमोगुणाचं जे अज्ञान आहे ते सत्वगुणाच्या अज्ञानाला नष्ट केल्याशिवाय <laughs> आणि म्हणून प्रधान जगताचे कारण असू शकत नाही असे लठ्ठा लठ्ठी म्हणतात अशा पद्धतीची सुरू झालेली आहे सर्व लठ्ठा लठ्ठेतून निष्कर्ष एकच आहे की चेतन कारण वादवापासून ज्ञान म्हणते सत्वात ज्ञान आहे दे अशी हृती आहे जिथे सत्व गुण असतो तिथे ज्ञान असलंच पाहिजे म्हणून आमच्या प्रधान तत्वाजवळ सुद्धा ज्ञान आहे आणि ज्ञान करता असलं पाहिजे असं ते तुमचं म्हणणं आहे ते आमच्या प्रधान तत्व लागू पडतं म्हणून प्रधान संख्यांचं जे प्रधान ते ही जगाची निर्मिती करू शकतात असं त्यांचं म्हणतात असं अर्थात कारण सत्व गुणाची अतिशय वृद्ध झाली की सर्वज्ञ चौल होते असं सर्वत्व दिसते ब्रह्म सर्वज्ञ असं म्हणतात तेव्हा त्याचा असाच अर्थ घेतला पाहिजे कारण ब्रह्माला निर्मित सर्व सर्वज्ञ नव्हते असे मानणे संभवत नाही असं कोण म्हणत ते म्हणतात ब्रह्माला निर्मित सर्व विषयांचे सर्व ज्ञान होते असे मान्य संभवत नाही आता त्यांचा तर्क असा आहे तर्क शब्दाचा एक विचार करण्याची एक पद्धत इथे तर्कशब्दाचा अर्थ असा आहे था पंचावयुक्त तर्क पाच अवयवांचा तर्क अशा पद्धतीने इथे मांडण आहे ज्ञान नृत्य असे मानले ब्रह्माला ज्ञान असावे नसावे अशी स्वतंत्रता उरणार नाही ज्ञान जर असेल तर ब्रह्माला कधीच ज्ञान असतं कधी ज्ञान नसतं असं होणार नाही मग ज्ञानाने सृष्टी निर्माण होते जेव्हा सृष्टीत नसते त्यावेळेस ब्रह्माला ज्ञान असतं की नाही मग काही एक वेळ अशी येते की जेव्हा सृष्टीत नसते मग जेव्हा सृष्टी नसते तेव्हा त्या ब्रह्माला ज्ञान असणार नाही म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान आहे ते नित्य नाही असं आणि कोण म्हणत आहे सांख्यकारे काय पद्धती आहेत त्याच्या अनेक त्यावेळे म्हणल्या ब्रह्माला ज्ञान असणार नाही अशा परिस्तुंबाला सुद्धा ब्रह्माला ज्ञानाचे सामर्थ्य असते अशा अर्थानेच ब्रह्माचे सर्वज्ञ स्वीकारावं लागेल याला अर्थ की ब्रह्माला ज्ञान असण्याचे सामर्थ्य असते म्हणजे पाहिजे असेल तेव्हा ब्रह्माला ज्ञान मिळतं आणि नको असेल तेव्हा ते नसतं अशा तऱ्हेचा एक कार्यक्रम त्यांनी मांडला जेव्हा ज्ञान सृष्टी उत्पन्न करायचे असेल तेव्हा ब्रह्म स्वीकार करतो आणि त्या ज्ञानाच्या बळावर सृष्टी निर्माण करत तसंच प्रधान जेव्हा सृष्टी निर्माण करत त्या सत्वाचा अतिरेक होत असावा सत्वाचा अतिरेक झाल्यामुळे बाकीचे रजतमाचा काय होत असा त्यामुळे त्या त्यांचा अज्ञानाचा प्रभाव नष्ट होत असावा आणि त्यामुळे त्याला सृष्टी निर्मितीची क्षमता येत असावी आता हे सगळं काय असावी असावी आणि असावी हे सगळ्या तर्क तर्काच्या पद्धतीने मांडणे चालतात ब्रह्मादेवचे कोणतेच साधन नसते असे मानतात परंतु ज्ञानाचे साधन आहे म्हणजे शारीरिक इंद्रिय नसताना कोणालाही ज्ञान होणं शक्य नाही प्रधान अनेक असल्याने आता ब्रम्माजवळ सृष्टी उत्पन्न करण्यासाठी कोणतंही इंद्रिय नाही त्याला ज्ञानाचं साधन नाही कारण ज्ञान डोळ्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही कानाशिवाय ज्ञान होऊ शकत नाही ब्रम्हला कान नाही ब्रम्हला डोळ नाही त्यामुळे ब्रह्माला ज्ञान होणार नाही ब्रम्माला निर्माण करण्याचं एकही हातामध्ये हात पायासारखं साधन तुमचं ब्रह्म जग निर्माण करू शकणार नाही कारण हात किंवा पाय असल्या एक दोन सेकंड प्रचारासारखं जोडण्याची झालं तर त्याला सपो या करता अनेक आहे अनेक आहे म्हणजे सफो आहे रजय आहे समजली आहे मिरगुण असल्यामुळे तिथे अनेकदा नाही तिथे फक्त एकदा आहे आणि कुणीही एकता नशब्तम इशके हा इच्छा नशब्दं हे न अशक्त न अशक्त वाक्यामध्ये चेतन असला पाहिजे आणि करता असल्यामुळे जगत कारण हा चेतन असलं पाहिजे असा इच्छते नशब्दम याचा अर्थ आहे न अशक्तम इच्छते हे इच्छण सांगितले नाही असे नसल्याने प्रधान जगाचे कारण नाही सूचित इच्छित शिक्षते शिक्षण असल्याने वेद प्रमाण नाही करायला प्रधान कारण आहे असं म्हणण्याला वेगाचं प्रमाण नाही तर तुम्ही जे म्हणता प्रसादान जर निर्माण झालं त्या म्हणण्याला वेदांचं वेदांच्या अनुभती नाही आणि जिथे वेद प्रमाण नाहीत तिथे आम्ही बांधणार हे फार भक्कम भविष्य ते वेदांत ते आम्ही मान्य करणार नाही आणि वेदांत असतात तेव्हा काही वेदांत असं असतं दोन्ही वृत्तीने अडचण एक मुख्य वृत्तीने असत्या मुख्य वृत्तीने जे सांगितलं असतं ते दोन्ही वृत्तीने सांगितल्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे याचा अर्थ असा आहे की काही वेदांत वाक्य दोन असतात काही वेदांत वाक्य मुख्य असतात आणि दोन कुठली मुख्य वृत्ती याच्याद्वारे कसा करायचा जो मूळ सिद्धांत त्या अद्वैता अशी अनुकूल असतील पूर्णपणाने मुख्य आणि आधुळितांना जवळ जी असतील वृष्टी आधुनिक सूचक वाक्य असतील अशा पद्धतीने त्याचा निवाडा करायचा कारण पुढे मुख्य वृत्तीने आणि गौणी वृत्तीने असे शब्द कायमचे संबंध अभ्यासभर येत राहतील गौणी वृत्ती मुख्य वृत्ती असे शब्द कायम नाही म्हणून वाक्यामध्ये सुद्धा गौण आणि प्रकार दोन भाग अत्यंत प्रधान तत्व हे जगाने उत्पत्तीचे काय म्हणतात वेदांतही तसेच मानलाय असं म्हणता येणार नाही कारण तसे वेदात प्रमाण नाही प्रमाण केल्यावर नाही शिक्षण झाले भूतांपासून निर्माण आहे आणि एक तीन महाभूतांपासून असं काम हे कारण ही तीन महाभूत जे कृती असते ती उघड उघड डोळ्याला दिसणार आहे आणि वायू आणि आकाश आकाशाचा अंदाजच करावा लागतो आणि वायू कधी असतो कधी असतो त्यामुळे ही दोन आहेत ती दोन काही ठिकाणी स्वीकारलेली आणि काही ठिकाणी स्वीकारलेली आहे त्याने बरोबर कोण दाखवलायचा विषय अर्थ नाही आता आता त्याने ते तेज निर्माण केला अशी सुरुवात आहे त्याने आकाश निर्माण केली सुरुवात नाही एक आत्मा हा आकाश हा तपू हा आकाशात वाईट सुरुवात आहे आणि या ठिकाणी आत्माने तेज निर्माण केलं अशी सुरुवात आहे पदाने दर्शवले नामरूपात मध्य उत्पत्ती भूमी सत् असे जे ब्रम्हण सदरूप होते असे निश्चित केले नंदर सत या तेज वगैरे पदा निर्माण केले थे। थे था था। हे शोपण हे पूर्वी सतच होते सत एव अग्र हे दृश्य जगत पूर्वी सतरूप होते म्हणजे सत मध्ये समाविष्ट सत्पेक्षा भिन्न दे होते hmm. आणि आता सत मध्ये समाविष्ट असलेलं सत्पासून भिन्न नसलेलं असं हे जगत पूर्वी त्यामध्ये समाविष्ट असलेलं की त्यावर भाषा जग पूर्वी नव्हतं आणि त्या सत पासून मग असं एक ठिकाणी असत सत्संग असतः सत्संग आहे आता इथे असत शब्दाचा अर्थ दृश्य स्वरूपातले नाहीत ते असा असत शब्दाचा अर्थ आणि असत शब्दाचा एक अर्थ आहे आपण पाहिला कशाचा शब्दासारखं मुळात नाही असा असत शब्द एक अर्थ आणि असत शब्दाचा एक अर्थ आहे दृश्य स्वरूपात असत शब्दाचा इथे अर्थ काय आहे असं दहा सत्संग आहे ते असाच अर्थ आहे ते पहिल्यांदा दृश्य स्वरूपात नव्हतं पण नंतर दृश्य स्वरूपाला असा असत दोन अर्थ सात सकाने बसून दिले ह्या अर्थी या पदात दर्शविम रूपात्म छत्पत्ती पूर्वी स्वप्न असेल ब्रह्मच होते आता अध्यास भाषाच्या दृष्टीने आयुष्य समजव हे जे ब्रह्म होत ते एकवैव अद्वितीय भेदशून असत होत आणि त्यावर मग अचानक जगताचा अभ्यास निर्माण झाला आता इथेच प्रश्न आहे त्या आता त्यांनीच व्यवस्था केली अध्यासाचा जीव तोडी त्याच्यातच समाविष्ट आहे अभ्यासाचा जो प्रश्न आहे तो जो दिव आहे तो त्याच्यातच समाविष्ट आहे आणि दिवाला अभ्यास का झाला तर दिवाला अभ्यास असावा आणि त्याचीच व्यवस्था आहे कोणाची व्यवस्था आहे त्या अभ्यास असावा अभ्यास व्यवस्था असावी अभ्यास करणारे आधार असावे आणि कशासाठी असावं खेळ हा खेळ आहे असं वाटतो करायला होतो तुम्हाला मला म्हणतात तुमचा जीव द्यायला सांगितलं आहे तुम्ही माझ्या मुळच्या सर्वात अशा कधी तरी हा खेळ हा आहे खेळाचा हळूहळू अशा दृष्टीने आज या खेळाला विचाराला वाटतंय का त्या खेळाचे नियम कधी करून दिले त्या नियमानुसार खेळत राहायचं नियमानुसार खेळलं तर पुन्हा खेळावं लागत नाही मग नियमानुसार खेळत राहण्या साधना असे म्हणतात पद्धतीने आपण विचार करत राहतो हा सगळा खेळ आहे आणि या खेळामध्ये आपण एक खेळवेळी आहोत आणि खेळवेळी या दृष्टीने आनंदाने खेळायचं हे जर तर साधना म्हणजे काहीतरी मोठे कष्ट आहेत साधना म्हणजे अत्यंत गंभीर चेहऱ्यानी खेळण्याची गोष्ट आहे साधनेमध्ये रडायचं असतं तर अशा पद्धतीच्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या कल्पना आमच्या दूर होतील जर साधना हा खेळा असं ठरलं तर रडून खेळण्याचा जो पुष्कळ असतात त्यानं रडी खेळ याला रडीचा डाव असं म्हणतात त्या रडीचा अशी अपेक्षा नाही हा हा आनंदाने मोठा खेळ खेळावा आणि ज्याने हा खेळ मांडलेला आहे त्याच्या स्वरूपामध्ये एक व्हावं आणि त्याच्याशी एक होऊन पुन्हा आपण हा खेळ बघत राहावा आणि बाकीचे कसे चकताहेत हे सुद्धा राहत राहा आणि हे जे चकणार आहे ते चकणारे बघवत नाहीत म्हणून हे जे तुकाराज रामदास स्वामी ह्याच कारणाने आमच्यासाठी येतात असा सगळा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये खेळ पाहिलं तर यामध्ये काही सिरियस व्हायचं हो कारण ना। आधीच आम्ही पुष्काळ सिरियस असतो नाना उत्तर ना बघा बस अजून आली का नाही सिरियस झाली पंधरा मिनिट उशीर झाला पोचल्यानंतर उशीर झाल्यानंतर काय काय म्हणतील असा सगळ्यात सिरियसनेस आपला सुरु होतो ह्या खेळामध्ये तरी सिरियसनेस आणि सबंद जीवन आनंदाने घालवण्यासाठी शिकायची ही व्यवस्था आहे हे जर आपल्याला तो परमार्थ आनंदाचा खेळ आहे हे आपल्याला देईल आणि तशाच पद्धतीनं तो खेळला पाहिजे हेही नाही झालं नापास झालं समजा पुढे जाऊ पुन्हा आनंदाने खेळू पुन्हा आनंदाने खेळू हे माझं म्हणणं समजा जन्मा जन्मा खेड़। था था की आम्हाला प्रेमाने पुन्हा खेळता यावं म्हणून खुशाल जन्मावा जन्माला घाला आमची तक्रार हा खेळ प्रेमाने खेळता येत असेल तर आम्ही खुशाल आता तर त्यांनी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं कारण तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात तुकारामने गर्भवासी सुखे घालावे हा मासी तुकाराम महाराजांची शंभर टक्के घातली आहे की मला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आम्ही तसं म्हणण्याची गरजच नाही कारण आम्ही हमी आहे जन्माला येणार म्हणून का संत जे म्हणतात हो ते आम्ही म्हणणं शोधत नाही गर्भवासी सुखी घालाव्यातो कुठेतरी विवेक असावा काय संत म्हणतात ते त्यांना जे शोधत ते आम्हाला शोधत नाही हाही विचार दुसऱ्या सृष्टीने हे मुलगा एक आत्मरूपच होते दुसरे हालचाल करणारे काहीच नव्हते त्याने एक क्षण केले आपण लोक निर्माण करावे त्याने हे लोक निर्माण केले पैत्रिय श्रुती ह्या पद्धतीने स लोकां सुरू झालं अशा पद्धती त्यांनी पुन्हा तिथे विचारपूर्वक जाणीवपूर्वक शिक्षण करून ह्या लोकांची निर्मिती केली अशा पद्धतीने विचार आहे पुढे मुंडक श्रुतीमध्ये ज्या प्रमाणे अग्नीतून ठिणग्या बाहेर पडतात त्याप्रमाणे या ब्रह्मातून दृश्य करत देशाला लागलं जशी ठिणगी ही अग्निसारखीच असते तसं जुता अग्निसारखंच आहे म्हणून ठिडगी आणि आज जसा फरक नाही त्याप्रमाणे जग आणि ब्रह्म यात फरक नाही म्हणून एक एक बसून गेलेल्या गोष्टी जात सगळ्या एकदा समजावून घेतल्या कि या जगाकडे बघण्याची एक दृष्टी आमची तयार होते त्या दृष्टीने जगाकडे सतत बघत राहणं हे आपल्या साधनेच खऱ्या अर्थाने थांबूया